वाल्मिकी रामायण बाळकांड स्वर्गदाहवा राजाकडून प्रेरणा मिळाल्यामुळे सुमंत्र म्हणाला ऋषशृंगाला मंत्र्याने कशा उपायाने आणले ते आता सर्व मी सांगतो मंत्र्यांचा हा एका आमात्याने पुरोहित रोमपादाराला म्हणाले आम्ही एका अपाय न करणाऱ्या उपायाचा विचार केला आहे ऋषीशृंग हा वनात राहणारा तप आणि स्वाध्याय एवढेच त्या रम आहेच आणि विषयाचे सुख या तो अजा माणसाच्या चित्ताला भडकवणाऱ्या लोभसह शब्दस्पर्शादी इंद्रिया इंद्रियार्थांच्या सहाय्याने आम्ही त्याला झटकन नगराकडे घेऊन येऊ तसा तू प्रयत्न कर रूपवती अलंकाराने शृंगारलेल्या अशा वेश्याना तिकडे पाठवून दे त्यांचे तिथे स्वागत होऊन त्यांना त्या नाना उपायाने त्याला लोभ पाडून इकडे आणतील हे ऐकून राजा पुरोहित्याला ठीक आहे म्हणाला आणि पुरोहितांनी आणि मंत्र्यांनी त्याप्रमाणे केले ती योजना ऐकून मुख्य मुख्य वेशाने त्या महानारण्यात आरण्यात प्रवेश केला आणि आश्रमापासून जवळच राहून त्याच्या दृष्टीस पडण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या नित्य आश्रमात राहणारा तो ऋषीचा पुत्र स्थिरचित्त होता पित्यावर तो नित्य संतुष्ट असल्यामुळे आश्रमाच्या बाहेर कधी जात नव्हता जन्मापासून त्या तपस्व्याने नगरातल्या किंवा राष्ट्रातल्या स्त्रीला पुरुषाला किंवा इतर कोणत्याही प्राणाला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते एकदा तो योगायोगाने जेथे त्या स्त्रिया होत्या त्या प्रदेशात आला आणि तेथे त्याला ते ते त्या ते सुंदर स्त्रिया दिसल्या त्या नानावेश धारण केलेल्या मधुरस्वराने गात असलेल्या स्त्रिया त्या ऋषीपुत्रापाशी जाऊन सगळ्याजणी म्हणाल्या तू कोण आहेस काय करतोस ब्राह्मण आम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा आहे तू एकटाच दूर निर्जन अरण्यात का फिरतो आहेस ते आम्हाला सांग अशा सुंदर स्त्रियांना त्याने वनात कधी पाहिलेले नव्हते त्याच्यात प्रेम उत्पन्न होऊन आपल्या पित्याविषयी यांना सांगावे असे त्याच्या मनात आले आमचा पिता विभांडक नावाचा त्याचा मी औरसपुत्र ऋषशृंग असे माझे नाव आणि माझे कार्य जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे इथून जवळच आमचे आश्रमस्थान आहे तुम्ही शुभदर्शन आहात आम्ही तुमचा सर्वांचा विधीपूर्व तेथे सत्कार करू ऋषीपुत्राचे ते बोलणे ऐकून सर्वांनी ते आश्रमस्थान पाहण्याचे ठरवले आणि त्या सर्व सुंदर स्त्रिया तिकडे गेल्या तिकडे गेल्यानंतर ऋषीपुत्राने हे हातावर घेण्याचे पाणी हे पाय धुण्याचे पाणी ही आमची फळेमुळे असे सांगून त्यांचा आदर सत्कार केला तो सत्कार घेतल्यानंतर ऋषीच्या भीतीने त्या उतावीळ होऊन तेथून लवकर जाण्याचा विचार करू लागला त्याला म्हणाल्या ला, हे विप्रा आमचीसुद्धा ही मुख्य मुख्य फळे तू घे तुझे कल्याण मात्र खाण्याला फार वेळ लावू नकोस मग त्याने त्याला आलिंगन दिले आणि हर्ष निर्भर होऊन त्याला लाडू आणि नाना प्रकारचे मधुर खाद्यपदार्थ दिले ते चाकून पाहता त्याला ते फळेच आहेत असे वाटले त्याचा नित्य वनात वास असल्यामुळे त्याने ते पूर्वी कधी खाल्लेले नव्हते मग विपराचा निरोप घेऊन आम्हाला व्रते पार पाडायचे असे सांगून त्या स्त्रिया त्याच्या पित्याच्या भीतीने काहीतरी निमित्त सांगून तिथून गेल्या त्या सगळ्या गेल्यानंतर तो काश्यपुत्र द्विज अस् अस्वस्थचित्त होऊन दुःखाने फेऱ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो वीर्यवान विभांडक पुत्र मनात वरचेवर त्या स्त्रियांचा विचारन आणून त्यांच्याकडे ते आला ते ते ते तेथे त्याला त्या अलंकाराने नटलेल्या सुंदर वारांगणा दिसल्या तो ब्राह्मण येत असलेला पाहून त्यांना आनंद झाला त्या सर्वजणी पुढे येऊन त्याला म्हणाल्या हे सौम्या तू आमच्या आश्रमाकडे चल तिकडे नाना प्रकारची खूप फळेमुळे आहेत तेथेही खात्रीने तुझ्या इथल्यापेक्षा जास्त चांगला सत्कार होईल त्या सर्वांचे ते मनाला आवडणारे बोलणे ऐकून त्याने त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले आणि त्या स्त्रियाने त्याला नेले त्या विप्राला तिकडे नेताच देवाने त्या प्रदेशावर पाऊस पडला सर्वांना मोठा आनंद झाला पाऊस घेऊन आलेल्या त्या तपस्वी विप्राकडे नम्र भावाने जाऊन राजाने त्याला साष्टांग नमस्कार घातला विधी त्याने अर्घ्या त्याची पूजा करून विप्रश्रेष्ठ माझ्यावर राग न करता प्रसन्न व्हा अशी याचना केली अंतःपुरात प्रवेश करून नुसार राजाने शांत मनाने शांता कन्या त्याला दिली आणि स्वतः आनंदी झाला अशा रीतीने तो महा तेजस्वी ऋषशृंग सन्मानाने सर्व भोग भोगीत भो आपली भार्या शांता हिच्यासह हो तेथे राहिला बालकांडाचा दहावा सर्ग समाप्त